पुस्तक पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास लेखिका पंडिता रमाबाई वाचक विद्यापाटील भाग दुसरा महाराष्ट्रात येण्यापूर्वी व आल्यानंतर एक महाराष्ट्रात येण्यापूर्वी सन अठराशे साली जुलै महिन्यात म्हणजे सुमारे बेचाळीस वर्षापूर्वी मुंबई शहरात असे वर्तमान प्रसिद्ध करण्यात आले की हल्ली कलकत्त्यास कोणी एक रमाबाई नावाची मराठा 22 वर्षाची अविवाहित तरुण स्त्री कर्नाटक प्रांतातून आली असून जगन्नाथपुरीकडे जात असता तिने कलकत्त्यास काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान पंडिता पंडितांचित करून सोडिले आहे। बाई संस्कृत भाषा बोलते, संस्कृत म्हणजे जागच्या जागी काव्यर असत मराठा तरुण स्त्री बावीस वर्षापर्यंत अविवाहित राहू शकली ती महाराष्ट्र सोडून कर्नाटकात गेली तेथि तिचे अध्ययन झाले आणि आज त्या कलकत्त्यासारख्या पंडितांनी गजबजलेल्या शहरातील लोकास थक्क करून सोडित आह या गोष्टीवर मुंबईतील उदारमतवादी लोकांची प्रथम विश्वास नस्तो, व म्हणून त्यांनी या बाईविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अशी अधिक माहिती मिळाली की या बाईला भागवतातील अठरा श्लोक मुखोद्गत आह पणिनीचा पहिला भाग बाई चांगली पडली आह बाई सुंदर सतेज विनयशील व दिसावयासे हुशार आहे एके दिवशी रमावाई कलकत्त्याच्या सेनेट हाऊस से इथ गेल्या तेथे तिथे प्रोटॉने प्रोफेसर गोव व पंडित महेशचंद्र न्यायरत्न बसले होते बाईच्या विद्वत्तेची कीर्ती सेनेट हाऊसपर्यंत आली होती म्हणून त्या तिघाही संस्कृत तज्ज्ञ पंडितांनी प्रथम रमावाईंचे स्वागत करून टॅने साहेबांच्या मदतीने रमाबाईंचा स्वागतपर एक सुंदर श्लोक रसला, हा श्लोक आज उपलब्ध नाही परंतु त्याचा सारावंश आम्ही पाहिला आहे तो असा आहे ज्या आपण मोठमोठ्या पंडितास थक्क करून सोडले आहे त्या आपण मनुष्य योनीतील एक व्यक्ती आहात असे अम्मास वाटत नाही आपण प्रत्यक्ष विद्यादेवी श्री सरस्वती या भूतलावर मनुष्यरूप घेऊन अवताराला आहात असे वाटत मी स्वतः जरी जन्मता आहे तरी मी आजपर्यंत पुष्कळ पंडितांचे विद्वत्तेचे प्रदर्शन पाहिले आहे परंतु आपल्यासारखे उदाहरण आपलेच मी आपल्यासारखा कवी नाही आपली स्तुती काव्याद्वारे करावयास मी असमर्थ आहे म्हणून मी आपल्याला नमस्कार करीतो या श्रमाबाईंनी जागच्या दागी श्लोक रचून उत्तर दिले त्याचा मतितार्थ असा होता की मी एक मोठी पंडिता आहे असे मला वाटत नाही आणि म्हणून आपण जो मजवर स्तुतींचा वर्षाव केला त्यास मी मुळीच पात्र नाही आपली स्तुती आपल्या चांगुलपणाची व आपल्या घृण ग्राहकची स्पक्ष पटविते मी आपली सरस्वती देवीच्या मंदिरातील एक गरीब अशी उपासिका आहे आणि आपल्यासारख्या विद्वान लोकांनी मजविषयी जे उद्गार काढले ते ऐकून मी या विद्वानांच्या पंडितांच्या शहरात आल्याचे सार्थक झाले असे मला वाटत आहे त्यानंतर बाईकडून जागच्या जागी दुसरे काही श्लोक रचवून घेण्यात आले व रमाबाईंची कवित्य शक्ती पाहून सर्व विद्वान गृहस्थ महामहोपाध्याय पंडित व इतर जन अगदी थक्क होऊन गेले व बाईंना सरस्वती ही पदवी मिळाली आणखी एका प्रसंगी त्यांच्या विद्वत्तेची साक्ष पटवून देण्यात आली हा प्रसंग महाराज ज्योतिंद्र मोहन टागोर यांनी जुळवून आणला होता त्या त्यावेळीही निर्यरितीन त्यांची कसून परीक्षा घेण्यात आली त्यांची असाधारण विद्वत्ता त्यांची समयसूचकता त्यांचा विनोद आणि त्यांचे शुद्ध स्पष्ट शब्दोच्चार पाहून सर्व मंडळी अगदी थक्क झाली यानंतर रमाबाईंची ओळख पुष्कळ ठिकाणी करून देण्यात आली शेवटी प्रसिद्ध देशभक्त आनंद बोस यांनी आपल्या इथ फक्त स्त्रियांचीच सभा भरविली त्यावेळीही रवाबाईंनी आपल्या विद्वत्तेची साक्ष आपल्या सर्व भगिनींना पटविली त्यांची विद्वत्ता पाहून मानपत्र अर्पण केले हे मानपत्र बंगाली भाषेत लिहिलेले होते त्याचा सारांश पुढे दिला आहे हे आर्यबाई आपण भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण आह या शहराचे सर्व लोक विस्मय पावले आहेत आपण आमची देशभगिनी म्हणून आपल्या बुद्धीस विद्वत्तेस आणि कविता शक्ती जो मान मिळत आहे त्याचे आम्मास मोठे भूषण वाटत आहे आम्मासच नव्हे तर सर्व भारत खंडास आपला अभिमान वाटावा हे योग्य आहे उच्च शिक्षणाने स्त्रियांची मने किती अलंकृत होतात याची प्रचिती आपल्याच उदाहरणावरून येते हल्लीच्या काळातील विद्वान स्त्रियांचे दृष्टांत द्यावयास आजपर्यंत आम्मास परदेशातील स्त्रियांची नावे घ्यावी लागत परंतु आपले दर्शन आम्मास झाले तेव्हा आता तसे करावे लागणार नाही आमच्या प्रचलित हिंदू चाली आणि रीतीभाती यास अनुसरून चालले तर आमच्या देशातील स्त्रियास केवढा लाभ होण्याचा संभव आहे हे आपल्या उदाहरणावरून आता लोकांच्या लक्षात सहजच येईल पुरातन काळच्या पुष्कळ नामांकित विद्वान स्त्रियांविषयी वाचण्यात ऐकण्यात येते ते त्यांचे उत्तम गुण आपल्या ठाई आज प्रत्यक्ष पाहण्यात येत आहेत आपली एवढी विशाल बुद्धी व उत्तम विद्वत्ता असून आपल्या ठाई गर्व यत्किंचित नाही परंतु उलट आपण विनय लीनता सरळ भाव आणि सात्विकपणा याची प्रत्यक्ष मूर्तीच भासता या देशाचा कोणा स्त्रीचा सन्मान करण्याकरता आजपर्यंत अठराशे अठ्यात्तर प्रसिद्ध सभा कधी झाली नाही परंतु आपले आगमन येथे झाल्यामुळे असल्या सभा प्रारंभ झाला आपले सद्गुण आणि मनाची स्वतंत्रता पाहून स्वदेशातील स्त्रियांचा योग्य मान ठेवण्याविषयी आणि त्यांचा आदर सत्कार करण्याविषयी आमच्या देशबांधवांची प्रवृत्ती होईल अशी आम्ही मनापासून उमेद बाळगतो स्त्रिया स्वतंत्रता असणे गोष्ट शुद्ध विदेशी व परद्वीपातली होय हा समज आपण आमच्या देशातील पुरुषांच्या मनातून दूर करावा या मानपत्राचा अर्थ रमाबाईंना एका पंडिताने संस्कृतात सांगितला रबाईंनी आपले उत्तर संस्कृत भाषेत दिले ते त्यांच्या बंधूने हिंदी द्वारे सर्व भगिनी समजावून सांगितले रबाईचे उत्तर पुढील अर्थाचे होते हे भगिनी बंधूंनो आज आपण माझा मोठाच सन्मान केला आहे तेने करून मला फार आनंद झाला आहे परंतु आपण माझी स्तुती वाजवीपेक्षा अधिक केली आहे तुम्हा ज्या गोष्टीची माहिती आहे त्यांची मला नाही आपण विद्या शिकून संसार कसा करावा हे जाणता संस्कृताच्या अध्ययनानही तुमास मोठा लाभ होईल शास्त्र म्हणजे काय शास्त्र ही ज्ञानप्राप्तीची साधने होत आपण संस्कृत शिकला म्हणजे पुरातन काळच्या स्त्रियांची माहिती आपल्याला सहज होईल पुरातन काळी आपल्या देशास शिक्षण होत व स्त्रियास मोकळीक व स्वतंत्रता होती असढळ द्रौपदी आपल्या बापाजवळ भर दरबारात बसत अस तिने युधिष्ठराज बोध करावा की आपण द्यूत खेळू नये कारण त्यापासून हानी होते असे माझ्या पित्याने मला सांगितले आहे श्रीकृष्ण सभेत आपल्या मातेजवळ घेऊन बसत असून स्त्रियास कोंडून ठेवण्याची चाल त्या काळी नव्हती असे सिद्ध होते मुसलमान लोकांनी भरतखंड घेतले त्या काळापासून ही चाल सुरु झाली आणि हल्ली तर जे देश मुसलमानांच्या अंमलात फार काळ आहेत त्यात ही चाल फार कडक आहे, आह जसजसे पश्चिमकड़ जावे, तसतसा या चालीचा अमल कमी होतो देशाटन फार उपयोगाचे आह तुन भिन्न लोकांच्या रीतीभातींची माहिती होऊन ज्ञान प्राप्त होते, बालविवाहामुळे ज्ञानप्राप्तीचे मार्ग सर्व बंद होतात पुरातन काळी भारतखंडात बालविवाहाची चाल नव्हती हि शास्त्राध्ययन क्लिल्याने आपणास विरित होईल स्त्रियांची लहानपणी लग्नच केली आणि त्या विद्या शिकल्यात त्या दुर्गुणी होतील असे लोक म्हणतात परंतु ही चूक आहे सत्यभामा सावित्री आदी करून पुष्कळ स्त्रियांच्या उदाहरणावरून ही कल्पना मिथ्या ठरते इतकेच नवेतर तर योगाने स्त्रिया अधिक सद्गुणी होतील शिकलेल्या स्त्रियांमध्ये कोणीच दुर्गुणी निघणार नाहीत असे माझे म्हणणे नाही परंतु घरात ठेवलेल्या व अक्षरशत्रू बायकांमध्ये अशा दुर्गुणी निघत नाही काय अशा प्रकारे कलकत्त्यास त्यांचा सन्मान झाल्यावर रमाबाई आपल्या बंधू समवेत पुढे प्रवासास निघाल्या रमाबाई महाराष्ट्रीय म्हणून त्यांच्याकडे ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे सगळे लक्ष रागून राहिले होते त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा आपला देश मराठी आपली मातृभाषा म्हणून महाराष्ट्राकडे बाईचे लक्ष होते व इंदू प्रकाश पत्र त्यांच्या वाचनात होते त्यामुळे महाराष्ट्रातील चळवळी व विशेष गोष्टी त्यास कळत असत अठराशे एकोणऐंशी साली नाशिक येथे सौ अनुसय्याबाई उर्फ अन्नूक्का यांचा सन्मान करण्यात आला ही बातमी ऐकून रमाबाईस किती आनंद झाला त्याची कल्पना त्यांच्या पुढील पत्रावरून होण्यासारखी आहे हे पत्र रमाबाईंनी शिलंगहून लिहिले आहे विनंती विशेष गेल्या अकरा ऑगस्ट अठराशे एकोणऐंशी च्या इंदू प्रकाशमध्ये वाचण्यात आले होते की सौ अनुसैयाबाई उर्फ अन्न अक्का ही ब्राह्मण कन्या संस्कृतामध्ये उत्तम अधीन असून भागवताचा अर्थ चांगला लाविते तिचा विद्वत्त चमत्कार पाहून नासिकवासी लोक आश्चर्य झाले आहेत हे वाचून मला जो आनंद झाला तो माझ्या हृदयात मावत नाही व लिहून कळविण्यासही मी असमर्थ आहे आज आमच्या म्हणजे श्री जातीचा जीवनाचे सुरुवावत झाले म्हटले पाहिजे कान मनावे पहा जी प्राचीन माननीय भारत वर्षवासी लोकांची पवित्र भाषा संस्कृत जिचे ज्ञान होणे अतिदुर्घट व गहन त्या भाषेत लोकाश कार्यक विद्वत्ता संपादन करून शतवाक्या मृत एक महिना मुखचंद्र अज्ञानांद नमश्चात्र जावत श्रीजन नभो उगवला आमच्या वडिलांच्या आणि मोठे सुज्ञ लोकांच्या सांगण्यावरून व इतिहासाचे परिशीलन केल्याने समजते की पूर्वी भारत वर्षामध्ये उत्तम धर्मनीती ज्ञान संपन्न स्त्रिया पुष्कळच होत्या परंतु आजकाल तशा स्त्रिया पृथ्वीवर विरळाच असतील स्त्री जातीची आजच्या काळात जी शोचनीय दशा आहे तिचे स्मरण करून सर्व सहृदय मनुष्यास दुःखच वाटेल जिकडे पहावे तिकडे अज्ञानांद स्त्रिया घोर दुःखसागराच्या गटंगळ्या खाताना दृष्टी स्पडतात त्यास कोणत्याही प्रकारचे अवलंबन मिळत नाही आज जर शांडिली इत्यादी इत्यादीसारख्या ज्ञानयुक्त स्त्रिया भारत वर्षात असत्या तर कशाकरिता स्त्री जातीस लाज्ञिमस्तक अवनत कराव विद्याभ्यास क्ला असता ती विधवा होत ही परिभाषा दक्षात कोणत्या मुहूर्तावर चालू झाली आहे कोण जाने इच्या भयाने अध्यापी पुष्क बायका शास्त्रपुराण इत्यादी नावे सुद्धा तोंडित आणत नाहीत असो आता पुढेतरी अनुसयाबाईसारख्या स्त्रियांचा कित्ता घेऊन सुज्ञ लोकांच्या साहाय्याने भारतवासी बायका आपल्या दुर्दशेकडे लक्ष देऊन धर्मनीती शास्त्राध्ययनपूर्वक औनत्यकारक सुदशा आणण्याचे उद्योग करतील तर लवकरच ईश्वर कृपेने आमच्या जातीचे दैव उघडेल अनुसयाबाई यासकडून विद्याभ्यास ज्या गुरुंनी करविला व त्यास एवढ्या योग्यतेस पोचविले व अज्ञ स्त्रीजनास ज्ञानोपदेश करून अपार दुःख पारावरातून उद्धार करण्याचा ज्यांनी पाया बांधिला त्यांचे आम्ही फारच आभार मानतो व या सत्कार्याबद्दल जितकी त्यांची प्रशंसा करावी तितकी थोडीच सौ अनुसयाबाई माझी अशी सूचना आहे की केवळ पुराण श्रवणाने बायकास नीतीचा व धर्माचा चांगला बोध होत नाही का की त्या केवळ कथा रमात निमग्न असतात नीतीने कोणता मार्ग धरल्यास उन्नती व सुख होईल तो मार्ग रुचण्याचा उपदेश करावा म्हणजे परस्परांची चाल पाहून स्त्रियांची दशा सुधारेल व देशावर आणि जातीस फार उपकार होतील ही विनंती शिवमस्तू या पत्रामध्ये रमाबाईंनी जे विचार प्रदर्शित केले आहे त्यांची प्रसिद्धी झाल्यावर त्याविषयी अधिक कुतूहल मुंबईमध्ये जागृत झाले व त्यांचे आपल्याला दर्शन व्हावे त्यांनी आपल्यामध्ये राहावे आपल्या, आपल्या स्त्री समाजामध्ये जागृती करावी असे पुढारी लोकांना वाटू लागले व सुबोध पत्रिकेने तारीख 27 सप्टेंबर अठराशे एकोणऐंशी रोजी म्हटले की या बाई मराठी महाराष्ट्री असल्यामुळे अम्मास यांचे विशेषच भूषण वाटत आहे शिवाय अम्मास असे वाटते की रमाबाई जर महाराष्ट्र येऊन मुंबई पुणे आदी करून शहरी लोकांस दर्शनाचा लाभ देतील तर त्या सर्वात सत्यानंद होणार आहे आणि मग त्यांच्या अचाट बुद्धीचा व विद्वत्तेच्या साह्याने त्यांच्या महाराष्ट्र भगिनींची ऊर्जित दशा करण्याचा काही मार्ग निघण्याचा संभव आहे त्यांच्या गुणाचा उपयोग महाराष्ट्रातील स्त्रियास पडणार आहे तितक्या दुसऱ्या कोणत्याही प्रांतातील स्त्रियास होणार नाही हे उघड आहे म्हणून आपल्या विद्येचा उपयोग भारत भगिनींच्या स्थिती सुधारण्यास व्हावा असा जो रमाबाईंचा मनोरथ दिसतो तो महाराष्ट्र लोकात परिपूर्ण होण्याचा संभव अधिक आह यानंतर रमाबाई प्रवास करीत असता तारीख पंधरा मराश ऐंशी रोजी त्यांचा प्रिय विद्वान बंधू रा श्रीनिवास शास्त्री डोंगर यास कलकत्ता इथं देवाज्ञा झाली त्यावेळी रमाबाईंनी आता मुंबईत येऊन रहाव अशी चळवळ सुरू होण्याचा रंग दिसू लागला रमाबाईवरील हा प्रसंग जाणून पत्रिक म्हटल आह रमाबाईच्या विवाहाची कायमची तजवीज आपल्या इकडे होईल तर फार चांगली होईल रमाबाईस विदेशी हाल व संकट भोगू न द्ता त्या स्वदेशी परत आणून महाराष्ट्र स्रियांच्या उन्नतीच्या कामी त्यांच्या अपूर्व विद्वत्तचा काही उपयोग झाला तर करावा हि आमच्या लोकांस मोठ आणि भूषणास्पद होणार आह आम्हाच वाटत येथील स्टुडंट सोसायटीच्या मराठी मुलींच्या शाळेत यांची तजवीज होण्यासारखी आह परंतु सोसायटीच्या कमिटीने या गोष्टीकडे थोडे लक्ष पाहिजे रमाबाई स्पर्धेशी अनाश्री स्थितीत भोगीत राहू द्याव हे फारच अश्लान्य आहे रमाबाई रमाबाईसारख्या प्रसिद्ध पंडितेची योजना एका शाळेवर होईल तर ज्या प्रौढ वयाच्या स्त्रियांची अधिक मराठी किंवा संस्कृत शिकण्याची इच्छा असेल त्यांची सोय होणार आहे यत्न करून पाहणे हे आपले काम आहे परंतु कमिटी अशा रत्नाचा लाभ आपल्या शाळांसाठी सुधारण्याविषयी काही येत करील काय अशा प्रकारे रमाबाईस मुंबईस कसे आणता येईल याची चर्चा सुरू झाली व स्वतः रमाबाईंनी तर मला सर्व भारत खंडातील स्त्रिया एकसारख्याच आहे जेतपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक बिंदू मात्र आहे ते पर्यंत आपल्या जातीने अर्थात स्त्री जातीने कल्याण व सुधारणा करण्याच्या कामात मी परानमुख होणार नाही आजपासून जातीची सुधारणा करावयाची हे व्रत मी धारण केले आहे अशी त्यांनी ढाका येथे प्रतिज्ञा केली ढाका येथे असताना त्यांचा प्रिय बंधू परलोक झाला ढाका सोडताना रमाबाईंच्या सन्मानार्थ स्त्रियांनी सभा भरविली होती त्या ठिकाणी रमाबाईंनीवरील प्रतिज्ञा केली अशा प्रकारे पंडिता रमाबाईंनी स्त्रीजातीची सुधारणा करण्याचे व्रत पत्करिले व मुंबईतील काही गृहस्थांनी येथे येऊन आपण श्रीशिक्षणाचे काम हाती घ्यावे असे त्यास विनंती केली हा विचार त्यांना पसंतही पडला मुंबईस येऊन मग काय तो विचार मुकरर करावा याचा असे ठरले इतक्यात मुंबईत एक चमत्कार वर्तमान करण्यात आले ते हेच की तारीख 13 ऑक्टोबर रोजी सिल्लट येथे तेथील जज कोर्टातील वकीलबाबू बीपी बिहारीदास मेधावी एम या गृहस्थाशी रमाबाईंचा विवाह होणार असून हा विवाह अठराशे बहात्तरच्या तिसऱ्या आटांवर रजिस्टर होणार आहे अर्थात ही बातमी खरी ठरल्यामुळे मुंबईकरांचा सर्व आशा मनातल्या मनात राहिल्या मनात परंतु ईश्वरी नेमा नेमच काही निराळा होता रमाबाईंनी संसारात पडावे आणि त्यांची प्रतिज्ञा खोटी होऊ नये असा योग असावा काही महिने रमाबाईंनी संसारात सुखाचा लाभ घेतला सिल्लट येथे त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या त्यास एक कन्या झाली परंतु अशा प्रकारे संसार सुखाचा लाभ घेत असतानाच त्यावर आकाशाची कुराड पुन्हा एकदा कोसळली यावी त्यांचे सर्वस्व जे त्यांचे यजमान बापू बिपीन बिहारी दास मेधावी त्यास कलकत्त्याचा उपद्रव होऊन त्याचवर काळाने झडप घातली रमाबाईचा फिरता संसार उघडा पडला व त्या मुंबई सखेरीस कशा आल्या हे व त्यांचे सर्व पूर्वचरित्र पुष्कषांनी त्यांच्या शब्दात पुढील प्रकरणात दिले आहे त्यावरून कळून येईल